शब्द हा विषय तुम्हाला परवा सांगित ना की देव पदार्थाधिकांचा जेव्हा आपण व्यवहार करतो गटपटादी पदार्थांचा व्यवहार करतो त्यावेळी देव त्यांच्यामध्ये व्याप्त असल्या कारणाने तो शब्दाच्या वाच्यवृत्तीला विषय होतो आणि महावाक्यामध्ये देव शब्दाच्या लक्षणावृत्तीला विषय होतो ज्ञाने गुरु माऊलेला सांगायचा मी लक्षणावृत्तीला देऊन कशाला विषयच महावाक्यामध्ये आपण काय सांगतो इथे इथे नेव हे लक्षात ठेवायचं अन्यत्र नाही हे बोलायचं हे इथेच लक्ष ठेवायचं की महावाक्यामध्ये शब्दाच्या लक्षणावृत्तीला मी विषय होतो अन्यत्र मी शब्दाच्या वाच्यवृत्तीला विषय होतो पण आता मला असं सांगायचंय की वाच्यवृत्तीलाही विषय होत नाही आणि लक्षणावृत्तीलाही विषय होत नाही याचं नाव सु असंवेद्य स्वसंवेद्य मध्ये सुद्धा सु असंवेद्य म्हणण्यामध्ये लक्षणावृत्तीलाही मी विषय होत नाही असा विषय अन्याला विषय होत नाही स्वला विषय होत नाही वाच्यवृत्तीला विषय होत नाही कुणी म्हणून मग महावाक्याच्या मध्ये लक्षणवृत्तीला विषय होतो काही लक्षणवृत्तीला असं सा मला सांगतो ते वेदांत शास्त्र विचारसारखा तुम्ही शिकत होता ना तेव्हा मी तुला सांगितलो तेव्हा तू बाळ होतास तेव्हा तुला सांगितलं ते ते काय की लक्षणवृत्तीला विषय होतो इथे म्हणून जरी पदाच्या वाच्यवृत्तीला विषय होत नसला तरी लक्षणवृत्तीला विषय होतो असं आम्ही तुला ते सांगितलं आता आता असं सांगतो कशालाच विषय होत नाही असा लक्षणवृत्तीला सुद्धा विषय होतो कशा होत नाहीवृत्ती चांगली का करायचं तरी काय करणार म्हणून तर अमृतानुभवा म्हणजे वेदांत शास्त्री एका प्रसंगी पूर्वपक्ष ठरते काही एका प्रसंगी या प्रसंगी ते पूर्वपक्ष ठरतात असं करतात तर आपल्यावर ऐकणार नाही तर तो हे केल्याशिवाय विकार निर्माण होत नाही त्याच कारण कैवल्य होऊन भिन्न ठरेल तरची गोष्ट आमच्याशी तिथे वळण करी झालीच नाही म्हणजे आमचे स्वरूप होऊ शकेल आवाजच्या ता आम्ही आणखीन कस आमचे स्वरूप पाहू शकेल झाली स्वयंप्रकाश आम्ही हे आम्ही आम्ही जे आहोत ते आम्ही असे आहोत आमच्या स्वरूपाला विषय करून कोण पाहू शकेल कोण बघू शकेल माझ्यासमोर राज्यांचे शब्द झाले तो ने कोण बघतोय म्हणतो रे त्याला समोर मला काय म्हणतोय का आणि <laughs> माझ्यासमोर <माज़े> <laughs> येऊच शकत नाही असा त्याचा अर्थ आहे कारण आमचे स्वरूप आम्हाला काय वेगळं सांगायचं आहे कारण केवळ असण्याची स्थिती कशी आहे हे सांगता येत नाही मला जर असं सांगायचंय केवळ आमचं दृंग मात्र जे स्वरूप आहे दृंग्र जी स्थिती आहे जी स्फूर्ती आहे की जी आश्रय विषय विवर्जित आहे अशी स्फूर्ती खरी पण आश्रय विषय विवर्जित आहे सत्ता खरी पण अन्याच्या असण्यावासून आहे आनंद खरा पण अंगार किला हा अंगार किला आनंद हे अन्याला व स्वला विषय न होता असणारी स्फूर्ती व अन्याच्या असण्यावाचून अस्तित्व हे आम्हाला तुम्हाला सांगता येण्याजोग नाही म्हणजे आवाज आहे आणि हे कोणाच्या दृष्टीला विषय होण्याजोगं नाही सांगावी श्रीगर बाकीला विषय आपण आता उद्या वाच कुंडली श्री तुकाराम। श्री ज्ञान देव तुकारामो असे काय देऊ हाती वाचूजी ज्ञानेश्वर महाराज या मुच्या आम्हीच कसे आहोत किंवा आमचं एकले कोण कस टळटळीत आहे हे सांगण्यासाठी व त्याबरोबर उपदेश द्वारा आम्हाला ते प्राप्त करून दिलं असा त्यांच्याविषयीचा गौरवही व्यक्त करतात वास्तविक ही करता। स्थिती नित्य प्राप्त आहे पण अप्राप्त वत झाल्या कारणाने श्री गुरूंच्या उपदेशाने अर्थात महावाक्याच्या उपदेशाने ही हो, स्थिती अभिव्यक्त होते ही प्राप्ताचीच प्राप्ती असल्या कारणाने हो। असल्या कारणाने स्थितीला आम्ही प्राप्त झालेली आहोत ही आमची जी स्थिती आहे ही स्थिती श्री गुरु निवृत्तीरायांनी आम्हालाही प्राप्त करून दिली म्हणून ज्ञानेश्वर महाराज या भूमीमध्ये गुरु गौरवपूर्वक त्या स्थितीच आणि अवाच्य स्वरूप आहे असं सांगतात फार काय सांगावं की श्री गुरु निवृत्तिनाथ स्थिति प्राप्त कर हो। स्थिति को शब्दा कस बर्णन कराव हाच अर्थ स्थिति अवाच्य स्वरूप ही पदा विषय होने सार्खी नहीं वस्तुस्थिति है मात्र वस्तु परिपूर्ण आहे त्या परिपूर्ण स्थितीला दुसऱ्या शब्दात सांगता येईल आणल्या तर आम्हाला ज्या स्थितीत नेऊन ठेवले त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही येत्या ती परावाणी ज्ञानूप आहे पण त्याही वाणीला आम्हाला दिलेली ही स्थिती आम्ही ही जी स्थिती आहे त्या आम्हाला श्रीगुरूंनी ठेवलेली आमची स्थिती त्या वाणीला विषय होऊ शकत नाही अर्थात परापशन ती मध्यमा वैखर या म्हणण्यामध्ये परत ते बोलवणे कुंटले वैखरी कैतीने सांगेल ती स्थिती वैखरी कशी बरे सांगू शकेल वैखरीच्या हातात आम्ही कशी ती वस्तुस्थिती द्यावी जर ती परावाणी परावाणीच्या हातात जर ती वस्तुस्थिती सांगता येत नाही देता येत नाही तर मग या वैखरी वाणीमध्ये ती देता येत नाही हे निराळं सांगण्याचं कारण नाही म्हणून अशा प्रकारची ती अवाज्य स्थिती आहे ती स्थिती अशी आहे त्या स्थितीमध्ये भाव तसा संभवत नाही अगदी त्याच पद्धतीने वाच्य वाचक भाव रूप संबंधी हातात घेऊन जर तीच्या हातात घेण्याजोगी असती तर नक्कीच आम्ही तुम्हाला ते वाणीने वैखरीने सांगितलं असत पण वाच्य वाचक भाव संबंध विवर्जित खर तर सर्व संबंध विवर्जित आहे पण चालू ओवीला धरून एवढ्या कृत बोलायचं झालं तर ते काय दिवती वाचेच्या या म्हणण्यामध्ये वाच्य वाचक भाव संबंध विवर्जित अशी ती स्थिती असल्या कारणाने त्या स्थितीचं मी आता कोणत्या शब्दाने वर्णन करावं किंवा कसं मी आपल्याला सांगावं आणि चारही वाणी जर ओतू शकत नाही चारही वाणीला जर ते स्वरूप अविषय स्वरूपाचा आहे कारण ते स्वयंप्रकाशंवेद्यूसं सहजी वर्णना मध्य गुरु गौरव ही ज्ञानेश्वर महाराज करता निवृत्ति स्थिति निवृत्ति रायानी श्री गुरु राय आहोति आम शब्द करू श नहीं व्यक्त करू शक नहीं बोलू बोला तो बोलू सकते चार ही वाणीपे को वाणी हाथी देव शक नहीं एवडा सको निषेध मुखाने त्याबाबत काही सांगू शकत नाही असे आम्ही आहोत असं महाराज म्हणतात अशी जी स्थिती आहे त्या अशा स्थिती समोर येण्यासाठी म्हणून अज्ञानाला जर आपण विचारलं की कसं काय अज्ञान प्रवा तुम्ही येणार का महाराज म्हणतात त्या अज्ञानाचा काय पाड आहे की तो समोर येऊ शकेल ते अज्ञान समोर येऊ शकणार नाही म्हणजे अशा स्थिती समोर येण्यासाठी अज्ञानाचा अज्ञान येईलच कस किंवा निर्णय म्हणते कि मेलिनी माया ही पुन्हा जिवंत कशी होऊ शकेल ती पुन्हा आता जिवंत होणं शक्य नाही म्हणजे जिचा तर एक अत्यंत अभाव ठरला ती माया आता होणार अभिव्यक्त कशी होणार पूर्वी अज्ञान केव्हा कस का झालं त्याचं उत्तर कोणाला दिलं दिलं नाही का दिलं नाही तोही विषय आपल्याला सांगता येत नाही ज्याप्रमाणे माया अविद्या केव्हा का कशी झाली हे सांगता नाही त्याप्रमाणे हे का सांगता आलं नाही किंवा का सांगितलं नाही या थोर पुरुषांनी आपल्याला सांगता येत नाही एवढं याबाबत लक्षात ठेवायचं पण एक त्याच समाधानाची गोष्ट आहे ते म्हणजे या मायेला या अवित्येला सत्य कोणीही मानलेलं नाही कोणी आपल्या संप्रदायाप्रतो इतरांच्या संप्रदायाला धरून हे बोललं नाही आपल्या संप्रदायामध्ये वेदोपनिषदा पासून तो थेट योपरायंतपर्यंत कोणीही त्या मायेला सत्य मानलेलं नाही अविद्येला सत्य मानलं नाही हे अत्यंत समाधानाची गोष्ट आहे काही एक वाक्यता बुद्धिपुरस्करतेने म्हणा योगायोगाने म्हणा पण ज्या घटलेल्या आहेत त्या एकवाक्यतेच खरोखरीच करावं तेवढं कौतुक थोडा आहे म्हणजे ती एकवाक्यता कशी काय जळली ईश्वराला थोडकी पण जुळलेली आहे हे सगळ्यांची यामध्ये एकवाक्यता कोणी मायेला सत्य मानलेलं नाही आणि ही माया जर पूर्वी केव्हा कशी का झाली सांगता येत नाही तर एकदा मुक्ष प्रयत्न करून जर ती निवृत्त केली तर ती पुन्हा गाणी निर्माण पूर्वी केव्हा तशी काय झाली सांगता येत नाही तशीच कोणालाही न सांगण्याच्या रूपाने अशा रूपाने ती जर पुन्हा जन्माला आली अभिव्यक्त झाली तर काय सांगता येत तर अनिरमोक्ष वेदांत शास्त्रामध्ये माया सत्य तर नाही पण मायेला स्वतंत्र अस्तित्व नसल्या ती आता पुन्हा अभिव्यक्त होणं शक्य नाही किंवा तिच्या जीवाच्या दृष्टीने तिची कल्पना जी मानलेली आहे बाधित होते सग शास्त्रकार चिंतना से लक्षा पाजे जीवाने पत्कर लेवा कल्पित आज्ञान बाधित करना पुनः निर्माण होक्य नहीं बाधित कर शब्दा अर्थ न भविष्य त्रलिकात करावा लगते सूचित होती की माया जीवंत कू शू शी बाधिति अस्तित्व प्राप्त हो तीन बाधित तितित्व प्राप्त हो किंवा बाधित या देताने असं लक्षात ठेवलं पाहिजे अप्रतिती म्हणजे नव्हे तर किंतु मिश्च तिच्याविषयीचा करणं म्हणजे तिचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय करणं नाही असं हो म्हणायला पाहिजे हे त्याच शेवटचं वर्णन आहे आणि हे वर्णन अध्यासवाद अंगीकार केल्याशिवाय अध्यासवादाचा स्वीकार केल्याशिवाय बोलता येणार नाही ज्ञानाने एकदा ती बाधित झालेली अविद्या माया पुन्हा अस्तित्वात शक्य नाही या विवर्तवा अभ्यासवादाचा अंगीकार करी। जर त्याचा आपण अंगीकार केला नाही तर माया आणि ती पुन्हा गेलेली पुन्हा कशी जीवन होऊ शकेल यापैकी एकाही शब्दाची आपल्याला समजते सांगता येणार जर केवळ चैतन्यच असेल माया शब्द वापरायचं माया शब्द वापरला तर तिचा मेला म्हणून किंवा तिचा म्हणून शब्द वापरायचे त्याच्याहून कारण नाही ज्या असा शब्द वापरला जातो त्या अर्थी अध्यासिक संबंधाने कल्पित रूपाने जीवाने कल्पलेली ती सुद्धा जीवदृष्टीने जीवानी कल्पलेली अविद्या ती अध्यस्थ रूपाने आहे तिचं कार्य ही अध्यस्त आहे आणि ते दोन्ही तत्वज्ञानाने बाधित झाल्यानंतर पुन्हा अस्तित्व प्राप्त होत नाही असा या म्हणण्यात अर्थ आणि तिला पुढेच शक्य नाही वंद्या शब्दाचा कधीही प्राप्त होणार नाही अस्तित्वाला ती येणारच नाही हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे वाचा अज्ञानाचा प्रवर्तून जया गावा ज्ञानाची तरी मातू कोण जाणेकरून प्रतिपाद्य विषयाकडे वळायच असल्या कारणाने माऊली म्हणते ज्या गावामध्ये कथा नाही ज्या गावामध्ये अज्ञानाची वार्ता नाही तिथे ज्ञानाची तरी वार्ता किंवा ज्ञानाची तरी प्रतिष्ठा कशी करेल निर्माण होईल किंवा त्या ज्ञानाची प्रतिष्ठा कोण चालू देईल तिथे कोण प्रवृत्त करेल त्याच्यावर नाही ज्ञानाची किंमत त्याच्यावर नाही ज्ञानाला प्रतिष्ठा मुळे ही त्या गावात का अज्ञान नाही म्हणून हे त्याच थोडक्यात उत्तर आहे असं का लिहिलं त्या लिहिण्याचा तात्पर्य अर्थ असा आहे कि जे त्या व्यवहारामध्ये आपल्याला असं दिसून येईल की लोकांच्या अज्ञानावर यांची सगळी व्यवहाराची स्थिती अवलंबून लोकांचं जेवढ अज्ञान घडत तेवढा यांचा व्यवहार अतिशय उत्तम वकिलांचा व्यवसाय तो त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे महाराज लोकांचा व्यवसाय का चालतो तसं सामान्य जीवाला ज्ञान नाही म्हणून चालतो म्हणजे अज्ञान हे त्यांचं मांडवलंय थोडक्यात बोलायचं जनसामान्यांचं तथा तथाकथित थोरा मोठ्यांचा थो म्हणजे पर ज्ञान व्यवहाराचं मूळ भांडवल आहे किंवा त्याचं मूळ पाया आहे मूळ स्वरूप आहे हे जर नसेल तर त्यांच्या व्यवहाराला काहीही किंमत राहणार नाही हा त्याचा थोडक्यात अर्थ आहे अज्ञानच जर नसेल तर ज्ञानाची काय महत्व राहणार ज्ञान आणि अज्ञान हे परस्पर सापेक्ष असल्या कारणाने ज्या गावात अज्ञान नाही त्या गावातच सापेक्ष असलेलं ज्ञान त्यालाही विशेष महत्व राहणार नाही त्याचा तात्पर्य ता अर्थ मूळ हे कोणतं गाव सच्चिदानंद रुपी गाव आहे पर ब्रह्मपुरी है, है। स्पूर्ति मात्र है ज्ञान मात्र है ज्यादा गावत ज्ञान मावित चिदान स्वरूप को हे ज्ञान हे वृत्तीज्ञान असं आहे की अज्ञानाच्या बैठकीवर नांदानाच्या ना सापेक्ष आहे आम्ही ज्या ब्रह्मपुराच वर्णन करतो ज्या ज्ञाननगरीचं वर्णन करतो ती ज्ञाननगरी म्हणजे ज्ञानाज्ञान विवर्जित असेल ती ज्ञाननगरी ब्रह्मापुर ज्ञाननगरी आहे की ज्या नगरीमध्ये शब्दाची प्रवृत्ती होत नाही शब्दाच्या वाच्यवृत्तीची प्रवृत्ती होत नाही शब्दांच्या देईपर्यंत माझं पीक आहे एकदा लक्षणावृत्तीने ज्ञान झाल्यानंतर अज्ञान निवृत्त करून ते ज्ञानही निवृत्त होत आणि उर्वरित राहणारी जी स्थिती ती मात्र स्थिती आहे त्या धृंगात्र स्थितीमध्ये त्या ज्ञान नगरीमध्ये या आता वृत्ती ज्ञानात पुसतो कोण विचारतो कोण कोणी अज्ञानाचा प्रेकालिक अत्यंत अभाव असल्या कारणाने तत् अपेक्षा त्याला निवृत्त करणारं जे ज्ञान त्याला त्या दावात त्या चिन्मयी नगरीत अजिबात प्रतिष्ठान अशी त्या ज्ञानाची स्थिती होते म्हणून या प्रकरणाचा मुख्य विषय नाही म्हणून ज्ञानही संभावत नाही आणि प्रकरणाचा दिव्यांचा उपयोग होतो दिव्यांना महत्व प्राप्त होते नाही तर सूर्योदय होता म्हणजे आता सूर्यप्रकाश स्वच्छ दिव्य प्रयत्न करील तो कसा दिव्य प्रयत्न करना व्यर्थ कष्ट करना है केवल शीण पदरी बड़े ये का पड़ना नहींंदर शब्द का अर्थ है सूर्यप्रकाश असताना देवी लावण्याचा प्रयत्न करण्याची काहीही आवश्यकता नाही पण एखादा रेव्या डोक्याचा माणूस जर असा काही प्रयत्न करील विचित्र काही माणसं जगात अशी असतात त्या दृष्टीने कोणी प्रयत्न करील तर तो प्रयत्न त्याचा व्यच होता दृष्टांत दारष्टांकात काय स्थिती आहे दार्टांतात अशी स्थिती आहे की त्याप्रमाणे अगदी जीवाने हे जे अज्ञान आहे ते अज्ञान आणि जगत जीवाने स्वाशरी अज्ञा ने संपूर्ण जग की कल्पना स्वतः है अज्ञा का अंगीकार के जगह अंगीकार केवर्तवाद या दो गोषी संगा जर जीवाला जगत प्रती झाली नसती द्रष्टा दर्शन त्याला घडलं नसतं प्रमाता प्रमे प्रमेय भाव जर निर्माण झाला नसता ज्ञातृत्य भाव जर जीवाच्या काही बोलायचं कारणच नव्हतं पण जीवाच्या प्रतीत ही गोष्ट आली इतकंच नव्हे तर जीव इतक्या खालच्या अवस्थेला येऊन पोहोचला की तो भोग्य हो भक्तृत्व भ्रांतीप्रयती येऊन पोहोचला म्हणजे प्राज्ञ होता ज्ञाता झाला ज्ञाता प्रमाता होता करता करता होता आता तो जाले लागला। प्रमाता आश्रय करू लग प्रा भाष्य पदार्थ लग परिणाम प्रमता प्रमाण प्रमेय भाव निर्माण द्रष्टादृश्य दर्शन भाव निर्माण तो अनुकूल पदार्थ दिसू लागले त्या घेण्यासाठी प्रवृत्त होऊ लागला त्याच्या त्याग करण्याचा करता येणार मग त्याचा मी फलभोगता होणार म्हणून भोगता येऊ लागला ही झाली त्या जीवाची अंतिम दशा शेवटची स्थिती अत्यंत हीन किंवा निकृष्ट स्थिती ज्याला म्हणतात अविचाराचा कळस हा कि मनुष्य भोगता होत ह्या विचाराची कळस कळसाची गोष्टीन अवस्थेला प्राप्त झालेला पाहून त्याची ही हि नदीन अवस्था लक्षात घेऊन माउलीला ज्ञानेश्वर माउलीला किंवा तत्तुल्य ज्यांची अज्ञा करण्यात अशा सगळ्या साधू संतांना दया निर्माण झाली आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या त्यांच्या कारण सत्य तो भ्रांतीपर्यंत हा जीव आणि सत्यत्व क्रांतीमध्ये येऊन पावलेला हा जीव हा कसा नाही या विषयी साधुसंतांच्या चित्नामध्ये सुरुवात केली आणि ती म्हणजे विवर्तवाद त्या ध्येयेच्या पोटी विवर्तवादाचं प्रतिपादन त्या ध्येयेच्या पोटीच अभ्यासवादाचं प्रतिपादन केलं आणि त्या अभ्यासवादाचा अंगीकार करून जीवाला प्रचित संपूर्ण त्रिकुटीची आणि संग्रा ती अतिशय व्यवस्थित लक्षात येईल इतक्या चांगल्या पद्धतीने तो वाद सांगितला त्यातच कुणाला सृष्टी दृष्टी वाद पटला त्याला तो सांगितला कोणाला दृष्टी सृष्टी वाद पटला त्याला तो सांगितला एकूण वाँ वाँ संगती अंधारात काही मनुष्य व्यवहार करू शकत नाही म्हणून दिवे लावावे लागतात गोष्ट खरी आहे त्याप्रमाणे अज्ञानामध्ये भटकणारा स्वस्वरूपाचलित झालेला जीव संसारामध्ये कर्तृत्व मानून सत्य विषयाला समजून त्या विवर्तवा कधी सृष्टी दृष्टीवाद कधी दृष्टी सृष्टीवाद त्या दृष्टी सृष्टीवादात सुद्धा एखाद्याला समजन उत्तमाधिकारी असला तर वृत्तीज्ञानातच ज्ञान हा स्वयंप्रकाश आहे आणि वृत्तांश हा जड स्वरूपाचा सृष्टी स्वरूपाचा आहे असा दृष्टी सृष्टीवाद किंवा वृत्ती ज्ञाना विषयाची उत्पत्ती वृत्ती ज्ञाना बरोबर विषयाचा दृष्टी सृष्टीवाद किंवा अगदीच उत्तमाधिकाराचा भेटला तर त्याला ब्रह्मदृष्टीवाद म्हणून त्याला म्हणता येईल दृष्टी म्हणजे स्वरूपभूत ज्ञान म्हणजे सृष्टी असाही त्याला उपदेश केला पण हे सर्व उपदेश निवर्तवादाला धरून आहे ज्ञाने म्हणते ृष्टीवादा पासून केलेला सगळा विस्तार व्यर्थ नाही का होणार सिद्धांतात दाष्टांतात ही गोष्ट अशी समजायची दृष्टांत असा आहे की रात रस्ते म्हणून दिवे लावतात त्याचा उपयोग होतो ही गोष्ट खरी असली श्री होता तोपर्यंत त्याच्या प्रतितीच्या संगतीसाठी अध्यासवादाचा उपदेश करणे हे ठीक आहे पण स्वरूप दृष्टीचा जर आपण विचार करू लागलो तर राज्यात वादात सारा केवळ शिणच आहे कोणता क्षीण आहे परमार्थ क्षीण आहे बाकीच सांगणं क्षीण सांगायचं कारण करतो किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं ज्या आजारवादामध्ये ज्या स्वरूप स्थितीमध्ये दृष्टी सृष्टीवाद सांगणं हा जर क्षीण ठरू लागला तर बाकीचा प्रपंच करणं हे भ्रमिष्ठाचं लक्षण ठरेल सूक्ष्म आपली स्वतःची पूर्ण अनुभूती याच्यामध्ये ओतलेली आहे किंवा नावाप्रमाणे हा अमृत नित्य स्वरूपाचा अमृत स्वरूपाचा अनुभव ज्ञानेश्वर हो। महारुलीने या अक्षरामध्ये गुंतवलेला आहे किंवा अक्षरबद्ध करून एक चिरंजीव वागमी कृती आपल्यापुढे ठेवून दिली कि ज्या चिरंजीव त्याला खरोखरी काय आहे स्वरूप स्थितीमध्ये विवर्तवाद अध्यासवाद अधिष्ठान आरोग्य संबंध अध्यासिक संबंध या सगळ्या लावलेल्या संगती क्षीण ठराव्या ह्या सगळ्या संगती भ्रमरूप ठराव्या या संगती व्यर्थ ठराव्या यापेक्षा त्या विशुद्ध आत्मस्वरूपात त्या ठिकाणी नानात्वास या किंचितही नाही जीवनास्तिकिंचन एकमेवा द्वितीयम ब्रह्माची स्थिती आहे ती ज्ञाना ज्ञाना ती तशी स्थिती आहे तीनाची स्थिती आहे है, ती है, है, है, है, है, है, ती सुखरूप उली स्थिति सर्व के वेदांत शास्त्र प्रयत्न क्षीण रूप थरता असा दुनिया वाच अज्ञान नाही आता वाट्यासाठी ज्ञानेश्वर माउली म्हणते अज्ञान नाही म्हणून ज्ञान हे गेलं आता ते वेगळं सांगायचं कारण नाही आता निमिषोन्मेष म्हणजे ज्ञान व अज्ञान ज्ञान व अज्ञान या दोन्हीची वाट बंद झाली दोन्हीची प्रवृत्ती बंद झाली काय पहिला म्हणून अज्ञान नाही म्हणजे तरी काय अज्ञान नसल्यामुळेच ज्ञानाचं प्रयोजन ज्ञानाचं काम काय अज्ञान निवृत्ती करणे त्याचं काम पण अज्ञान असेल तर निवृत्त करणार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आम्हाला आम्ही श्री गुरुदेवांनी जिथे ठेवलेले आहोत त्या ठिकाणी अज्ञानाची वार्ता नाही अज्ञान शब्द कानावर येत नाही तिथे ज्ञानाचं काय काम आहे अजिबात तिथे काहीही काम नाही म्हणून ज्ञानेश्वर माउली म्हणते ज्ञानाचं प्रयोजन सहज संपलेलं आहे का अपसुकात ते संपलेलं आहे हो जिथे अज्ञान नाही असं मनुष्याला समजत तिथे ज्ञानाचं प्रयोजन नाही ते अपसुकच समजायला पाहिजे जो समझल नहीं तो कहत नहीं बुद्धि नहीं अज्ञा का उन्मेष स्थिति सदा चा बंद पड़िया प्रवृत्ति या दिखा बंद पड़िया बनते सातव्या प्रकरण मधे ज्ञानेश्वर महाराज संकोच ही प्रतिपादन के पूर्वी संगिकास पूर्वी संगित संकोच या दोन्हीहून विवर्जित ही स्थिती आहे मी जी आता तुम्हाला स्थिती सांगणार आहे ते दृष्टी किंवा दर्शन या त्रिपुटीचा विकास किंवा या त्रिपुटीचा संकोच जिथे होतो किंवा ज्याच्या पासून हो ती आत्मस्थिती असल्या कारणाने इथे ना, ना विकास या दोन्ही गोष्टी संपल्या असल्या कारणाने काही ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची शुद्ध ब्रम्हप्राप्तीची संज्ञा असल्या स्थिती असल्या कारणाने इथे ब्रह्मरूपाने केवळ आम्हीच आहोत आम्हाला गुरुदेवी आम्ही चिकेल आमचे आम्ही आहोत आम्ही आम्हीपणाने आहोत आम्ही फक्त आम्ही आहोत एकले आम्ही आहोत किंवा दुसऱ्या शब्दात सांगण्यात आलं तर आम्ही परिपूर्ण स्वरूपाने आहोत आमच्या परिपूर्ण स्वरूपामध्ये ज्ञान व अज्ञान दोन्ही संभवत नाही मात्र आत्मस्वरूप आहे ठिकाणी ज्ञानाचीही स्थिती नाही अज्ञानाची स्थिती नाही मुळा अज्ञानाची स्थिती नसल्यामुळे तत्सा अपेक्षा ज्ञानाची स्थिती नाही असं हे आमचं अभंग स्वरूप आहे आमचं हे अखंड स्वरूप आहे त्या अभंग अखंड चैतन्य स्थितीमध्ये ज्ञान सापेक्षा या दोन्ही गोष्टी संबोध नाही परिपूर्ण स्वरूपामध्ये जर अज्ञान नाही तर तिथे ज्ञानाची काय आवश्यकता अज्ञानाचा पत्ता लागत नाही तर तिथे ज्ञान जाऊन काय दिवा लावणार त्याचा काहीही उपयोग होणार नाही हा या एकंद्र बोलण्याचा तात्पर्य तरी ज्ञान अज्ञानी दोन्ही अभिधानी अर्थाची ज्ञानाने म्हणतात सहज हेरवी तरी म्हणजे विचार करून पाहिला असताना सहज विचार करून पाहिला असताना आपल्याला असं दिसून की ज्ञान आणि ही दोन्ही नाव अर्थाचा हो भेद कल्पून विस्तारलेली आहे म्हणजे काय तिन्ही कालामध्ये आमचं एकलं जर टळटळीत या दोने जी अर्थवत्ता लगते संभव शब्द है शब्द है वस्तु विहीन के शब्दव्यवहार हा कधीही अर्थव्यक्तीला प्राप्त होत नाही तो फलद्रुपतेला म्हणजे सफलतेला प्राप्त होत नाही त्याला मागे दिलेलं उदाहरण पुन्हा द्यायचं ठरलं तर बोलाची चकडी बोलाचा भात हो। जेऊन तृप्त पूर्ण झाला हातात काही नाही रिकामी भांडी आणि वाटपी ओरडतोय काय रिकामी भांडी घेऊन दूध हवाय का दही हवाय का ताप हवाय का बासंबी लाडू जिलेबी बघावत नाही वस्तुविन केलेला हा वाद व्यवहार शब्द व्यवहार ज्याप्रमाणे तृप्तीला कारणीभूत होत नाही अगदी त्याच पद्धतीने नामव्यवहार केवळ नाम मात्र आहेत याला वस्तू किंवा अर्थवत्ता म्हणून ज्याला म्हणतात की वस्तु कारणाने वस्तुविन व्यवहार होत असल्या कारणाने दोन्ही शब्द व्यर्थ आहेत म्हणजे ज्ञान आणि अज्ञान असं शब्दाने म्हणून आणि अज्ञानाला वस्तुत्व अस कधीही प्राप्त होणार तुम्ही म्हणाल जितक्या वेळा जितक्या पद्धतीने म्हणायचं असेल तितक्या पद्धतीने ओढराने आरडाओरडा करून शब्दाने ज्ञान व अज्ञान म्हणून त्या ज्ञानाला आणि अज्ञानाला वस्तुत्व प्राप्त होणार बोलण्या वस्तुत्व प्राप्त होत नसतं त्याने किंवा दुसऱ्या शब्दात गंमत म्हणून सांगायची दास आपल्याला सांगता रे रे लागो संकल्पावरे नये मन या नाव्या दवैत खरे ब्रम्हज्ञान किंवा तुका म्हणे नये जाणीव अंतरा आंतर्या थारा आनंदाचा या नाव्या दवैत खरे ब्रम्हज्ञान लक्षण जर अनुभव नसेल तर हे केवळ बडबड आहे यात आपल्याला असं सांगायचंय एकाला कुणी थोर पुरुष ज्ञानी पुरुष अनुभवी पुरुष कि ज्याला खरोखरी ज्याच्या दृष्टीने सांगते त्याप्रमाणे किंवा निवृत्ती ठेवलो असो जे स्थिती ते काय वाहते का नाही बडबड करू शकेल त्याला नक्कीच बोलता येईल पण बडबडीने अनुभव प्राप्त होती हे मात्र ध्यानात ठेव अनुभवी पुरुषाला बडबड करता येते पण बडबड करण्याने अनुभव कसा प्राप्त होत नाही अगदी त्याच पद्धतीने एखाद्या वस्तूविषयी त्याच्या शब्दाचा व्यवहार करता येतो पण शब्द व्यवहार केल्याने त्याच्या अर्थाला वस्तुत्व प्राप्त होत हे मात्र कधी म्हणून ज्ञान व शब्दाने या शाब्दिक व्यवहाराने या शाब्दिक वाढ विस्ताराने ज्ञान पदाला व अज्ञानपदाला अर्थवत्ता म्हणजे त्याला वस्तुत्व किंवा अस्तित्व प्राप्त होणार नाही हे खास असं या उभीत महाराजांना सांगायचं आहे परस्परेव किंवा ज्ञान अज्ञान शब्दाने व्यवहार करून ज्ञानाला व अज्ञानाला वस्तुत्व अस्तित्व प्राप्त वस्तु व्हावं असा प्रयत्न करणं असा अभ्यास करणं हे खटपट कशी ठरणार आहे त्याच्यासाठी एक दृष्टांत दिलाय पती पत्नीच्या व्यवहारामध्ये पती पत्नी गुरुजी असतरीत त्या प्रमुळ कथा वाटा त्यात तुम्हाला हे सगळं सापड आपल्या एवढं सांगायचं त्या पती पत्नीच्या मधला विनोद गुरुजी सांगत असत कि ते विनोदा मध्ये आल्या असताना ज्याला मराठी सांगायची म्हणजे आवडी के सरोभरी अशी जेव्हा आवडी निर्माण होते तेव्हा ते उलथणी ना विपरीत भान कसं घडत त्याच्याकरता गुरु एक सांगत अस स्त्रीने पतीचा वेष धारण करा आणि पतीने स्त्रीचा वेष धारण करा मी दोघा अशा सांगत होते मी कसा डिस्टर्ब म्हण काय ते म्हणतो तुम्ही कसे दिसते बघा काय तुम्ही समजायचं ते समजा परस्पर असा विनोद करीत होते हा विनोद आहे आणि पोशाखाच्या आलटापालट बरोबर या दृष्टांत पोशाखाची आलटापालट आहे आणि विनोद आहे आणि हा प्रेम उदास गेल्याचा एक भाग आहे तिथे ज्ञानप्ठ पुढे सांगतात यांच्या विनोदामध्ये असं ठरलं पेना पेना तो तो पती पत्नीने धारण करायचं पत्नीच मस्तक पतीनं धारण त्या पती पत्नी आपली शिल आदला बदली करण्यासाठी बदला बदल करण्यासाठी म्हणून तोडली आदला बदली करून हे शिर त्या मस्तका धडाला लावायचे ते शिर या धडाला लावायचे माउली म्हणते या निमित्ताने या उद्देशाने आदला बदली तर झाली नाही म्हणजे कोणतही शरीर पूर्ण झालं ना स्त्री शरीर पूर्ण झालं ना पुरुष शरीर पूर्ण झालं कोणतंही शरीर पूर्ण न होता था। दोघांचे प्राण मात्र सदाचे गेले या म्हणण्याचा अर्थ असा आहे पुरुष शिर तोडून स्त्री शरीरास लावायचे स्त्री शिर तोडून पुरुष शरीरा आणि असा लावण्याचा प्रयत्न करणारे पत्नी ज्याप्रमाणे दोघेही जीवे हल्लीच्या शब्दात बोलायचं झालं तर प्राण जाई तो पर्यंत त्यांना आशीवर लटवावे <laughs> अशा पद्धतीने पाहाव तर दोघेही खरोखरी प्राण जाईस तोपर्यंत जीवे गेलेले असतात कारण शेवट शेवट शिल्लक राहणार अज्ञान अगोदर नाही नसतं अज्ञान असल्या कारणाने त्या नसत्या अज्ञानाच्या निवृत्ती करतात हे ज्ञान महाशय प्रवृत्तर अज्ञान नाही नसलेल्या निवृत्तीच्या निमित्ताने किंवा त्याला म्हणून प्रवृत्त झालेलं जे ज्ञान ते तत्वत नसल्यामुळे अज्ञानाला अस्तित्व संभवत नसल्या कारणाने हे ज्ञान हे भागवून जात आणि त्याला असं वाटत माझन त्याच्या जीवनाने सार्थक आहे त्याची निवृत्ती करीत तर माझं जीवन सार्थक आहे ते भागवून जाऊन स्वतः सदाच अस्तित्व हीन बद्ध आणि स्थितीच फक्त उर्वरित राहते त्या दृष्टांता हा फरक आहे गतप्राण होतात प्राणाला मुक्तात त्याप्रमाणे अज्ञान निवृत्तीसाठी प्रवृत्त झालेलं ज्ञान अज्ञान हे काय करत तर स्वस्वरूपाला आच्छादन करत पण ते अगोदरच असं कोण हे अज्ञान हे हो असंभवनीय अज्ञान सद्भाव होऊ शकत नाही असं महाराजांनी मागच्या प्रकरणात पूर्ण रीतीने ठरवलं असल्या कारणाने एखादा अस्तित्व संभवत नाही असं ठरलेलं आहे ज्याच अस्तित्व नाही ज्याला वस्तुत्व नाही अशा अज्ञानाच्या निवृत्तीसाठी प्रवृत्त झालेलं ज्ञान ते त्या गावात जाऊन भापवून जात आणि कर्तव्य नसल्या कारणाने स्वतःचही अस्तित्व नाही करत आणि स्वत अस्तित्व हीन वस्तुत्व ही न बन इथे उर्वरित मात्र तिथे उर्वरित राहते हा या दास्तांचा एवढं लक्षात ठेवायचं ती स्थिती म्हणजे आम्ही आमच्या का पाठी लाई हो तो ईपूची वाया जाई तिथे आणणारे पाहिजे त्याच्या पाठीमागे एखाद्याने जर दिवा लावला तर माऊली म्हणते मागे लावलेला दिवा निरुपयोग असतो त्याप्रमाणे किंवा प्रकाश जर दे आधार बघायला निघाला देखील शब्दाचा देख अर्थ प्रकाश अंधार दिवा प्रकाशन करना प्रकाश देना दिवा, तो दिवा प्रकाश देते प्रकाश देना दिवा हाँ सहकार्य करणार धोर्याला त्यावेळी दिसत असत ज्यावेळी त्याला अलोक सह सो, सहकार्य आहे प्रकाशाचं जर साह्य नसेल तर नेत्राला ने दिसत नाही त्यात कुठे मार्ग आहे की ज्या देशामध्ये प्रकाश संयोग आहे त्या क्षेत्रात ठिकाणी त्या जा जागीच जर नेत्रसंयोग असेल तर त्याला ज्ञान होते म्हणजे एका बाजूला प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला जर नेत्र संयोग असेल तर ज्ञान होणार नाही ज्या ठिकाणी प्रकाश संयोग आहे त्याच ठिकाणी नेत्रसंयोग होईल तर त्याचा उपयोग होतो म्हणजे ते त्याच सहकारी कारण करू शकत म्हणून नेत्र संयोग आणि प्रकाश संयोग हे समान देशात असायला हवेतील तर त्याचा उपयोग होणार नाही त्या दृष्टांताला घेऊन पाहू असं म्हणते की प्रकाश लावल्या मागच्या बाजूला दिवा लावल्या मागच्या बाजूला मागल्या बाजूला दिवा उजळून दिवा बाजून दिवा प्रज्वलित करून ठेवला तर त्या प्रकाशाचा किंवा प्रकाशच स्वतः अंधार पाहायलाच निघाला आणि तो जर हो पाहू लागला तर तो प्रकाशच ठरणार त्या पद्धतीने अज्ञानच नाही तर अपेक्षा ज्ञान देऊन त्याचा का उपयोग होणार आहे तैसे निपटून जे ते अज्ञान शब्द काय मोठा तो शाहणार म्हणतात गुरु पक्षाला निखळ निर्णय त्याला अज्ञान या शब्दाने व्यवहार केला जातो अज्ञान या शब्दाने त्याला बोललं परंतु याच्या योगाने हे सर्व जाणलं जात ज्याच्या योगाने हे सर्व आपल्याला समजतं कळत त्याला अज्ञान कसं रे तू म्हणतोस ते अज्ञान होईलच कस म्हणजे निपटून जे निण म्हणजे निव्वळ अबोध स्वरूपात असले पाहिजे का हे कळलं नाही अबोध आला अशी जर अबोध स्थिती असेल तर त्याला अज्ञान हे संज्ञा दिली जाते अज्ञान या शब्दाने बोललं जात जिथे ज्ञान मात्र आहे त्या ज्ञाना व्यतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ सिद्ध होत नाही थ्या, ज्ञाना व्यतिरिक्त त्या ज्ञानाच्या सत्तेत एकही वस्तू असण संभवली नाही त्या ज्ञान मात्र स्थितीला तो अज्ञान कसं म्हणतोस कसं त्याला अज्ञान म्हणता येईल हे म्हणता येणे शक्य कस आहे असं त्याच उत्तर ऐसे ज्ञान अज्ञानी आले अज्ञान ज्ञाने गेले दोन्ही वाचवले दोरी झाली मला म्हणतात ज्ञान अज्ञानाच्या ठिकाणी आला असताना करत ज्ञान आणि अज्ञान दोन्ही निवृत्त होतात म्हणा तुझी कसं लिहिले तसे अज्ञान ज्ञाने नेलीया ज्ञाने केली आहे जैसे काष्ट जाळून जाळून या वंदी वय झाली त्याप्रमाणे स्वरूपूत ज्ञानाच्या दृष्टीने जर बोलायचं ठरलं तर दोन्ही शब्द अर्थही नाही पहिली गोष्ट लक्षात ज्ञान शब्दही अर्थही नाही आणि अज्ञान शब्दही अर्थही नाही केवळ अनुभूती स्वरूप असल्या कारणाने त्या अनुभवाच्या ठिकाणी अनुभूती स्वरूपाच्या ठिकाणी अनुभवताने अनुभवाचा विषय म्हणजे अनुभव घेणाराने अनुभवाची विषयताने वेदकताने अनुभूती ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी सदाचित असल्या कारणाने दुग्माद्र असल्या कारणाने तुमची जी ही अनुभवाची कल्पना आहे लौकिक ही कल्पना त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी कायमची विलीन होऊ ही कल्पनाही करायला पुढे अशी कल्पना, कल्पना ती निर्विकल्प स्थिती राहते ती ज्ञाना ज्ञान विहीन स्थिती आहे ते ज्ञातृन नुसती असं ते ज्ञानमात्र असल्या कारणाने अनुभूतीचा विषय आणि अनुभव घेणारा कुणीतरी असा प्रकार तिथे संभवत नाही किंवा प्रकार या प्रकाराची जी तुमच्या डोक्यात असलेली कल्पना ती या अनुस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही उर्वरित राहतं ते फक्त ज्ञान मात्र स्थिती अज्ञानी आले आज्ञानी आले अज्ञानाच्या ठिकाणी होईल आणि तोची जाणे आता असे येणे ज्ञाना ज्ञाना हे उभे ऐकल्या बरोबर ऋतीच्या एका वचनाची आठवण होते त्याचाच हा अनुभवा मतम यस नव्हे आता जो जाणतो तो नेडतो आम्ही जागवायचे जो म्हणे तो काही जे जाणला असं म्हणताना त्याला काही कळत नाही त्याच कारण जो जाणतो तो नेडतो का या माणसा असं वाटत की आज्ञाचं स्वरूप तत्व मी आम्याला बरबर जाएली समझे नहीं का समझे जब भी न ज्ञात तरीका जानले का जाणलेलं नाही त्याचं कारण महाराज होत नाही म्हणतात ज्ञानी पुरुषाला त्यांनी सांगितलं मी आत्मस्वरूपाला जाणू शकत नाही अविज्ञा असं आत्म आत्मा म्हणून म्हणतात ना तो वेद आणि वेद या दोन्ही भावाहून विवरजित असल्या तो अनुभूती स्वरूप असल्या कारणाने स्वरूपाचा असल्याकारणाने सु असंवेद्य असल्याकारणाने तो ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही माझ्या वृत्ती ज्ञानाला माझ्या बोधाला तो विषय होऊ शकत नाही असं मी जाणल्या कारणाने आत्मा करण्याचा विषय होऊ शकत नाही असं जो म्हणतो असं जो समजतो त्याला मात्र बरोबर समजले ज्ञात केले व ज्ञात असं समजा ना साक्षात कृत खरोखर आत्म्याला साक्षात्कार रूपाने संपादन केल्या असं समजा का त्याच कारण असं की आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही असं समजणं आत्मा सर्व प्रमाण अविषय असं समजणं हे खरं समजणं आणि प्रमाणाला माझ्या ज्ञानाला विषय होतो असं म्हणणं हे न समजण हे समजायचं काही कळत नाही दोन्ही या प्रकारे करून ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही अगनी कुठे दिवस आणि रात्र हे दोन्ही पोटामध्ये घालून चित्रगणी म्हणजे चिदाकाशा हा चिदादित्य उगवला आहे हा चित सूर्य उदयाला आलेला आहे असा या उभीचा शब्द आहे तात्पर्य असा आहे या उभी मध्ये ज्ञाने पूर्ण बोधवान पुरुषाची स्थिती प्रतिपादन करते स्वतःची स्थिती प्रतिपादन करते म्हणा बोधवान पुरुषाची स्थिती प्रतिपादन करते ज्ञान आणि आज्ञा दिवस आणि रात्र सुरू आहे तर मग प्रकाशवत अशा प्रकारचे आकाशामध्ये ज्याप्रमाणे उदया आला खाऊन टाकतो रात्रीला खाऊन टाकतो म्हणजे सूर्यदृष्टीने ना दिवस ना रात्र आहे तो या आकाशात उदय आल्यानंतर त्याच्या दृष्टीने ज्याप्रमाणे किंवा केव्हाही सूर्याच्या दृष्टीने ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र संभवत पद्धतीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना ज्ञान आहे ना अज्ञान अज्ञानासारखे म्हणजे दिवसासारखं ज्ञान तेही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही का त्याच कारण असं की ज्ञानेश्वर माऊली म्हणते की ज्ञान आणि आज्ञान हे जी द्वंद्व हे दोन्ही द्वंद्व या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही वस्तू प्रभाची काही प्रकट होई ही जर गोष्ट खरी असेल वस्तुप्रभाची काही प्रकट होई म्हणण्यामध्ये काय म्हणायला सांगायचंय जगासकी वस्तू प्रवाह म्हणण्यामध्ये काय म्हणायला सांगायचंय की ज्याच्या प्रकाशाने प्रकाशाने संपूर्ण जगत प्रकाशित होत त्याच्या सत्तेने हे सगळं सत्ता मानवत म्हणजे सत्ता त्याची प्रकाश त्याचा आहे तोच आहे तद व्यतिरिक्त दुसरा पदार्थच नाही असं जेथे आहे एकमेवा द्वितीयम प्रकाशच प्रकाश जर असेल तर त्या प्रकाशरूप आत्मस्वरूपात त्या ठिकाणी कसा स्वतःच्या महिमेमध्ये राहणारा केवळ चिदादित्य सूर्य नूर्य ज्ञान सूर्य हा प्रकाशित होतो म्हणजे तोच तो। परिपूर्ण ग्रद्धा आणि दृश्य या संबंधा वाचून राहतो केवळ दृगात्र स्थिती राहते तेथे साध्य स्वरूप कि जिथे केवळ सुखरूपक आहे जिथे केवळ ज्ञानरूपक आहे तिथे केवळ सदरूपक आहे अशा त्या सदरूप स्वरूपाच्या ठिकाणी विशेष रह ज्ञा विशेष ना अज्ञा विशेष ज्ञान व अज्ञान अज्ञान सद्भाव नहीं ज्ञान सद्भाव नहीं ज्ञानेश्वर मौली संगते ये मगर प्रकरण मे अज्ञान सत्यत्वानेकत नहीं या खंडन के प्रकरण मधे ज्ञानेश्वर महाराज स्थिति बाकी अपेक्षा ज्ञान ही संभव नहीं केवल एक वस्तु है एक है अद्विती आहे, परिपूर्ण है आमे आमे आहो ज्ञाज विवर्जित आहो आमे आम आहो आमे आमा आहो अ स्थिति ऐश्वर्य शोभा ज्ञा सदरूपता हिच् ज्ञा आनंद रूपता कि मोहना एक शब्द बोला तो आप बोलता है ऐश्वर्य ज्ञानेश्वर महाराज है ज्ञा ऐश्वर्य रूपता है हे अमर अनुभव रूपात आहे अखंड अनुभव रूपात आहे ही अभंग अनुभव रूपात आहे म्हणून या ग्रंथाला नाव मागले अमृता अनुभव दिलेची काय असल्या सहज लक्षात अशी ही स्थिती व अमर स्वरूपाची अनुभूती म्हणजे अनुभूती स्वरूपता हे या ग्रंथातलं श्री गुरुरायाने दिलेलं थोरपण आहे किंवा श्री गुरुरायाने ठेवून दिलेली प्राप्त करून दिलेली ही स्थिती आहे ही आवाज च ही आहे, आहे, आहे, आहे, ज्ञानरूप इथे अशी एक मूप स्थिति है आो आम्या विशेष को नहीं असा या बोलना एक तत्पर्य है विवत् पुरुषा ही या यहाँ स्थिति विद्वत पुरुष जर विधान अवस्थे आला तो को रीति ने संग प्रकरण या प्रकरणामध्ये अमरत्व ही यामध्ये सूचित केलेलं आहे श्री सिद्धानुवादी अनुभवावरती ज्ञानकृष्ण नाव अष्ट प्रकरण संपूर्ण श्री कृष्ण अर्पण वस्तू श्री गुरुचरणापण वस्तू ज्या श्री ठेवल्या आहे कसे करता पार कसा लागेल मेलेली माया कशी जिवंत होऊ शकेल ज्या गावात अज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे वार्ता नाही तेथे ज्ञानाची तरी प्रतिष्ठा कोण चालू देईल रात्र रा आहे म्हणून दिवे लावावे लागतात नाही तर सूर्योद होताच तसे करणे म्हणजे होईल अशी ज्ञानीपुरुषाची स्थितीला प्राप्त होईल त्यावेळी सृष्टीवादाची सृष्टी दृष्टीवादाची गुरु शिक्षण संबंधाची शास्त्र शास्त्राची आणखीन काय तुमचे व्यवहार असतील त्या सगळ्या परमार्थ व्यवहाराची सगळ्यांची स्थिती क्षीण ठरणार कारण त्या स्थितीमध्ये काहीच नाही म्हणत म्हणून स्थिती आहे दुर्भाग्र स्थिती आहे पण अन्न काही नाही म्हणून त्याला म्हणून हा उपदेश कोणाला अज्ञानी जीवाला ठीक आहे त्याला विवर्तवा त्याला सृष्टी दृष्टीवा त्याला दृष्टी सृष्टीवाद स्वरूप स्थितीमध्ये हा सगळा क्षीणचा म्हणून अज्ञान नाही तत्सापेक्षित ज्ञानही नाही ज्ञानही केली म्हणून आता निमिषोन्मेष या, या आपापली शिरे बदला बदल करण्याकरता तोडली असताना बदला बदल तर होत होतच नाही परंतु दोघांचं मानलं जातात किंवा आपल्या मागण्या बाजूला लागलेला दिवा आपल्याला निवडणुकीला ठिकाणी आहे त्या धर्मात्र स्थितीत जर दुसऱ्या वस्तूची सिद्धीच होत नाही तर त्याला आनंद तू म्हणणार कसा याप्रमाणे ज्ञान अज्ञानाचे ठिकाणी आले असता आता जो जाणतो तोच निळतो तोच जाणतो असे असत मग्य नवेद सा यश मतम मतम्यस अस्तित्वच हो नाही कि म्हणा त्यांनास्तुत्व आणि अस्तित्व कधी हो लाभणारच नाही हा त्याचा मूळ अर्थ आहे या प्रकारे ज्ञानाच्या अवसरात कोटा घरुषात काय उगवला आहे म्हणजे हा ज्ञानी पुरुष म्हणजे सूर्य श्री गुरु निवृत्तीनाथांचं महाराजांनी असले काय मावळ विश्वास करतानाच्या ठिकाणी त्या चित्तगनामध्ये चिदादित्य उदयाला आल्यानंतर ना अज्ञान आहे ना तत्सापेक्ष ज्ञान आहे ज्ञाना ज्ञान विवर्जित अशी ब्रह्मस्थिती म्हणत सूर्य चालतो ज्ञान अवयवते सुखाचे कोंब हे र माणूसपण ते भांग लौकिक भाव असा हा ज्ञानीपुरुषाचा प्रकार असल्या कारणाने किंब होणार चित्र गनामध्ये सूर्य आदित्य रूप असलेले स्वतः ज्ञानेश्वर महाराज त्यांनी आपल्या या चित्रोपस्थितीचं हे ऐश्वर प्रतिपादन करून या चित्रोपस्थितीचा आणि ज्ञानेश्वर महाराज हे आपण त्यांचं जे नाव देतो हे त्यांचं स्वतःचही नाव यामध्ये त्यांनी सार्थ केलेलं लग। आहे प्रकरण केलेल्या हे आपण म्हणायचं सूचित केले दशा प्रथ बाकी